वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सदुसष्टावा अयोध्येतील ती रात्र आक्रंदाने आनंद लोपल्यामुळे बाणासारखी व्यथा करणारी आणि अधिक काळोखी अशी होऊन युगाप्रमाणे वाटून संपली पण एकदाची संपल्यानंतर आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर राज्यकारभार पाहणारी द्विज सभेत एकत्र जमा त्यात मार्कंडेय मौद्गल्य वामदेव कश्यप कात्यायन गौतम आणि महा यशवंत जाबाली हे होते हे द्विजे आपापली अलग अलग मते बोलून दाखवत होते मग ते अमात्यांसह श्रेष्ठ राजपुरो मृत झालेल्या राजाच्या दुःखाने ही रात्र वर्षांसारखी आम्हाला गेली महाराज स्वर्गस्थ झाले राम अरण्यात गेला तेजस्वी लक्ष्मणी रामाच्या बरोबरच गेला शत्रूंना तापवणारे भरत शत्रुघ्न दोघेही केके देशाला आपल्या आजोडी रम्य राजगृह नगरीला गेले ईश्वांकूच्या आसनावर आजच कोणीतरी राजा बसवावा कारण राजा नसेल तर हे आपली राष्ट्र विनाशाला जाईल ज्या देशात राजा नाही त्या देशावर विजेची कोर असणारा कडकड आवाज करणारा पर्जन्य दिव्य जलाचा वर्षाव करीत नाही राजा नसणाऱ्या देशात मोठेने बीब जमिनीत पसरले जात नाही राजा नसणाऱ्या देशात पुत्र पत्नी कुटुंब प्रमुखाच्या अधीन होऊन राहत नाही राजा नसलेल्या देशात धन राहत देशा, नाही बायको हे मोठे संकट मग इतर भरोश्याच्या गोष्टी कुठल्या असणार राजा नसेल तर त्या देशात लोक सभा भरवीत नाही तशा देशात लोक आनंदी अंत करणारे रम्य उद्याने आणि पुण्य मिळवून देणारी धर्मशाळा इत्यादी सारखी गृहे करीत राजा नसलेल्या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या द्विजाती यज्ञशील राहत नाही इंद्रिय दमन केलेले आणि कडक रथपालन करणारे ब्राह्मण यज्ञ चालू करीत नाही राजा नसेल तर देशात महायज्ञात भाग घेणाऱ्या ब्राह्मणांना द्रव्याची समृद्धी करून आणि दक्षिणा देऊन परत पाठवली जात नाही राजा नसलेल्या देशात मोठ्या उत्साहाने नटनर्तकांचे आणि राष्ट्राचा विकास करणारे उत्सव आणि समाज यांची भरभराट होत नाही राजा <coughs> नसलेल्या देशात न्यायप्रविष्ट करिकाल कधी लागत नाही अशा देशात गोष्टी वेलकडून गोष्टी ऐकण्याची गोडी असणाऱ्या घालून उद्यानात खेळण्यासाठी कुमारिका जात नाही सुरक्षित नसतात आणि शेती गोपालन करून राहणारे आपल्या घरांची दारे उघडी ठेवून झोप झोपू शकत नाही राजा नसलेल्या देशात कामी लोक आपल्या बायकांना घेऊन वेगाने जाणाऱ्या वाहनात बसून वनात जाऊ शकत नाही राजा नसलेल्या देशात मोठमोठे दात असलेल्या साठसाठ वर्षाचे हत्ती घंटा बांधलेले राजमार्गावर फिरत नाही <coughs> <coughs> राजा नसलेल्या देशात बाण आणि अस्त्रे यांचा अभ्यास करणारे सतत बाण फेकत असताना त्यांच्या धाव्या दंडावरच्या पट्टीवर होणारे आवाज ऐकू येत नाही राजा नसलेल्या देशात खूप माल गोळा करून दूर जाणाऱ्या रे व्यापाऱ्यांना मार्गावर सुरक्षितपणा वाटत नाही राजा नसलेल्या देशात आत्म्याचे चिंतन करे एकाकीपणे फिरणाऱ्या इंद्रिय निग्रही यतीला सायंकाळ झाली की, सायंका की जेथे मुनी घर करून राहतो तेथे जाण्याची सोय राहत नाही राजा नसलेल्या देशात मत्तेची सुरक्षितता राहत नाही आणि अशा देशाचं सेना युद्धात शत्रूता प्रतिकार करू शकत नाही राजा नसलेल्या देशात उत्कृष्ट तेजस्वी घोडे जोडलेल्या रथातून मिरवीत एकत्रपणे लोक एकाएकी जात नाहीत राजा नाही अशा देशात शास्त्रविशारद माणसे मग ती वनात असोत किंवा उपवनात असोत एकमेकांशी जुळून घेत राजा नसलेल्या देशात नियमानुसार वागणाऱ्या लोकांकडून देवतांच्या पूजनाकरता फुले खाद्य आणि दक्षिणा यांची योजना केली जात नाही राजा नसलेल्या देशात चंदन अगुरु अंगाला चोळून राजपुत्र वसंत ऋतूतल्या वृक्षाप्रमाणे कांतिमान झालेले दिसत नाही राजा नसलेले राष्ट्र हे पाणी नसलेली नदी गवत नसलेले कुरण, किंवा राखण करणारा गुराखे नसलेल्या गायीस जसा ध्वज अग्निचे चिन्ह जसा धुर राजा नसलेल्या देशात कोणतही स्वतःचे असे काही राहत नाही मासे माशाने खातात तशी माणसे परस्परांना नित्य खातात ज्याने मर्यादा सोडली आहे तसे असे राजदंडाखाली दबलेले नास्तिक निर्भय होऊन आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू लागतात शरीरात ज्याप्रमाणे सतत फिरत असते तसा राजा सत्य आणि धर्म यांचा प्रभाव राहावा म्हणून नित्य फिरत असतो राजा हाच सत्य आहे धर्म आहे राजा कुलवंतांचे मूळ कुल आहे राजा माता पिता आणि लोक हित करता आहे यम वैश्रवण कुबेर इंद्र आणि महाबलवान वरुण यांचे विशिष्टत्व राजा आपल्या मोठेपणाच्या आचरणाने स्वतःमध्ये आणतो काय सांगावे सज्जन आणि असज्जन यांचा फारकत करणारा राजा जर या लोक तर जगात अंधार दाटल्यासारखा होईल काही समजून येणार नाही महाराज जिवंत असले तरी सागर जशी आपली वेला उल्लंघित नाही तशी तुमची आज्ञा आम्ही उल्लंघली नसते <coughs> म्हणून हे द्विजारे राजा वाचून हे राष्ट्र अरण्याप्रमाणे झाले हे लक्षात घेऊन येशवा कुपुत्र राजकुमाराला किंवा इतर कोणाला तुम्हीच आता राजाभिषेक करा अयोध्या खंडाचा सदुसष्टावा सर्ग समाप्त